अध्याय तीनशे चौदावा पुरुषाधिष्ठित प्रकृतीचे स्वर्गादी कर्तृत्व याज्ञवल्के सांगतात हे पुरुषश्रेष्ठा प्रधानाचे म्हणजे प्रकृतीचे हे तीन गण असून ते नेहमी सर्व जगातील सृष्ट पदार्थाशी संलग्न असतात भगवान अद्यक्त स्वरूपी पुरुष हा सहा योग गुणांनी युक्त झाला म्हणजे शेकडो हजारो लक्षावधी किंबहुना कोट्यावधी स्वरूपे धारण करतो सत्वगुणाला उत्तमपद रजोगुणाला मध्यम पद व तमोगुणाला अधमपद प्राप्त होते असे अध्यात्मशास्त्र निपुणांचे म्हणणे आहे केवळ पुण्य केल्याने उत्तम पद मिळते पापपुण्यांच्या मिश्रणाने मानवयोनी प्राप्त होते आणि अधर्माचरणाने तिर्यग योनीस जावे लागते सत्व रज व तम या तीन गुणांपैकी दोन दोहोंच्या मिश्रणाने जी द्वंद्वे होतात व तिहीच्या मिश्रणाने संनिपात होतात ते तुला सांगतो ऐक कधी रजोगुण सत्वगुणात मिसळलेला असतो आणि तमोगुण रजोगुणात दृष्टीस पडतो तर केव्हा तमोगुणाचे अस्तित्वाचा सत्वगुणाचे ठिकाणी प्रत्यय येतो व सत्वगुणाचे ठाई अव्यक्त प्रकृतीही कधी दृष्टोत्पत्तीस येते अव्यक्त पुरुष सत्वगुण संयुक्त झाला म्हणजे देवलोकीची प्राप्ती होते रज व सत्व या दोहोनी अव्यक्त युक्त झाल्यास त्याला मनुष्ययोनी मिळते आणि रज व तम या जोडीचा संपर्क होतो तेव्हा तोच अव्यक्त नीच योनी जन्म पावतो सत्व रज तम या तिन्ही गुणांच्या संयोगाने म्हणजे सन्निपाताने मनुष्य देहाची प्राप्ती व्हावयाची पापपुण्यविरहित झालेल्या महात्म्यांना शाश्वत अव्यय अक्षय व अनृत असे पद प्राप्त होते व ज्ञानी लोकांना श्रेष्ठ जन्म मिळून निर्दोष अढळ अतिंद्रिय बीजरहित आणि जन्म मरण व अंधकार म्हणजे अज्ञान यांना दूर सारणारे असे स्थान मिळते अव्यक्तामध्ये वास करणाऱ्या परमात्मतत्वाचे स्वरूप काय माला प्रश्न है तर हे राजा प्रकृति मध्य राहत ही हा परमां प्रकृति स्वभाव ने दूषित न होता स्वरूप मध्य पृथ्वीपते प्रकृति अचेतन है पुरुष प्रकृति अधिष्ठित प्रकृतिला उत्पत्ति करता ये व ती संहार करू शकते जनक विचार तो महाबुद्धिमंता ऋषिश्रेष्ठा प्रकृती व पुरुष दोनी अनादी व अनंत आहेत आकृतिरहित आहेत अचल आहेत दोघांचेही गुणदोष अढळ आहेत आणि दोघेही सारखीच अग्राह्य आहेत असे जर आहे तर त्यातील एकाला अचेतन व दुसऱ्याला सचेतन आणि क्षेत्रज्ञ म्हणणे हे बरोबर नाही हे विप्रश्रेष्ठा मोक्षधर्म पूर्णपणे आपणास अभ्यस्त आहे तेव्हा तो सांगोपांग आपल्याकडून ऐकावा अशी माझी इच्छा आहे पुरुषाचे अस्तित्व एकत्व प्रकृती भिन्नत्व व शरीराला धरून राहणारी दैवते मरणानंतर उत्क्रमण पावणारे जीव कोणते ठिकाणी जातात ते स्थान आणि कालवशात जाता जाता अखेर त्यांना जे स्थान मिळते ते या सर्व विषयांबद्दल माहिती मला निवेदन करा तसेच हे साधुश्रेष्ठा सांख्य व योग या दोन्ही शास्त्रांचे पृथक पृथक ज्ञान व सूचक चिन्हे याविषयी माहिती कृपा करून सांगा कारण या सर्व गोष्टी आपल्याला करतला मलकवत ज्ञात आहेत ओम तत्स